श्लोक सव्वीसा व व्यंग सहित कर्म अव्यंग होण्याकरता सतअक्ष उपयोग करतात तसेच हे पार्थ ओंकार तत्काराने युक्त अशा प्रशस्त कर्माच्या ठिकाणी सत शब्दाचा उपयोग करतात तरी सचशबद्दे येणे आटोनी असताची नाणे दावी जे वाणे सत्तेचे रूप तर या सत शब्दाने निराश करून सत्तेचे म्हणजे ब्रह्माचे निर्दोष स्वरूप दाखवले जाते जे सतची काले देशे होऊ नेणेची अनारिसे आपण पा आपण असे अखंडित ज्या सत्तेचे स्वरूप देशाने अथवा कालाने बदलणे जाणत नाही व जी सत्ता आपण आपल्या ठिकाणी अखंडित आहे हे दिसते जे तुले जयाची हे जेवढे साकार जग दिसत आहे तेवढे असत असल्या कारणाने जी ब्रह्म वस्तू ते जगत नाही असे पाहिल्या म्हणजे अनुभवल्या ज्या ब्रह्म वस्तूच्या स्वरूपाचा आश्रय मिळतो तेनेशस्त ते कर्म जे झाले सर्वात ब्रम्ह देखी जे करुणी सम ऐक्य बोधे सर्वात ब्रम्ह झालेले जे प्रशस्त कर्म त्याचे त्या सत्सिक ब्रह्माशी ऐक्य करून त्यास आपल्या सह अद्वैत अनुभवाने पाहावे तरी ओमकारे तत्कारे जे कर्म दाविले ब्रह्मकारे ते गिरुनी होईजे एक सरे सनमात्र ची तर ओमकार व तत्कार यांनी जे कर्म ब्रम्ह स्वरूप झाल्याचे दाखवले ते गिळून म्हणजे ते कर्म ब्रम्ह स्वरूप झाले खरे पण ते कृत्य करणारा मी वेगळा आहे ही भावना नाहीशी करून एकदम ब्रह्म मात्रच व्हावे ऐसा हा अंतरंगू सचशब्दाचा विनियोगू जाण म्हणे श्रीरंगू मीना म्हणे हो असा हा सचशब्दाचा अंतरंग विनियोग समज असे श्रीकृष्ण म्हणतात अहो मी ज्ञानदेव म्हणत नाही तरी श्रीरंगी उणे म्हणून असे माझे म्हणणे आहे असे जरी मी म्हटले असते तर भगवंताहून मी वेगळा आहे असे होऊन त्याचे स्वरूपात द्वैत उत्पन्न झाल्याचा दोष घडला असता व भगवत स्वरूपाचे ठिकाणी द्वैत उत्पन्न करणे हाच कमीपणा आहे म्हणून हे बोलणे माझे नसून देवाचे आहे आता किही परी सचशबुहा अवधारी सात्विका कर्मा करी उपकारू जो आता हा सचशब्द आणखीही एक प्रकाराने जो सात्विक कर्मावर उपकार करतो तो एक तरी सत्कर्मे चांगे चालली अधिकार बगे । परी एका देणवती जाई तर सत्कर्मे ही आपापल्या अधिकाराप्रमाणे चांगली चालली असली तरी पण जेव्हा ते एखादी अंगाने कमी पडतात ते उने एके उन्हेवय आघावे का अंगहीन भांडावे रथाची गती तर त्याप्रमाणे एक अवयव कमी असल्याने सर्व शरीर थांबते म्हणजे शरीराचे सर्व व्यापार थांबतात अथवा चाक वगैरे एखाद्या अवयव नसलेल्या रथाची गती बंद पडते तैसेची परी असतपण कर्म धरी गा त्या जा त्याप्रमाणे असे समज कि ज्या वेळेला एकच गुण एखादे अंग नसल्या कारणाने सत्कर्मच असतकर्मपणा धारण करते तेव्हा ओंकार तत्कारी सावाईला हा चांगी परी सचशब्दू कर्मा करी धरू जीर्णोद्धार ओमकार व तत्कार यांनी चांगले प्रकारे साह्य केलेला हा सत शब्द कर्माचा जीर्णोद्धार करतो ते असतपण फेडी आणि सद्भावाची ये रूढी निजसत्वाची ये प्रौढी सचशबु हा हा सत आपल्या सत्पणाच्या सामर्थ्याने ते कर्माचे असतपण नाहीसे करतो व त्या कर्माला सत्पणाच्या व्यवहाराला आणतो दिव्य रोग्याला जशी दिव्य मिळाली असता तो जसा निरोगी होतो अथवा धैर्य खासलेल्या मनुष्याला जसे साह्य मिळाले असता त्यास पुन्हा धैर्य येते त्याप्रमाणे न्यून झालेल्या कर्माला सत तसा पूर्ण करणारा आहे असे समज अथवा काही प्रमादे कर्म आपुल मर्यादे चुकोनी पडे निषि वाटे हन अथवा काही चुकीने कर्म आपली मर्यादा सोडून निषिद्ध वाटेला पडले चालत याही मार्गू सांडे पारखी हि अखरे पडे रहाटी माझी न घडे काही काय एखाद्या नेहमी चालणारा मनुष्यही ती वाट चुकतो परीक्षकाच्या पदरात न अखरे म्हणजे अखरे म्हणजे खोटे पडते मध्ये काय काय घडत नाही व्यवहारात कोणती चूक घडत नाही म्हणून तैसी कर्म राभस्य सांडे सीमा धुतवाची या दुर्नामाई म्हणून त्याप्रमाणे अविचाराने कर्माची मर्यादा सुटते व ते कर्म जेव्हा दुष्कर्माच्या वाईट नावाला येऊ पाहते ते थगा हा सच्छब्दू ये अर्जुना तेथे हा सचशब्द जो इतर दोन म्हणजे ओंकार व तत्कार पेक्षा प्रौढ आहे तो योजला असता त्या कर्मालाच सत्कर्मत्व आणतो लोहा परिसाची घृष्टी गोहळा गंगेची भेटी का मृता जैसी वृष्टी पियुषाची लोखंडाला जसे परिसाचे घासणे ओढ्याला जशी गंगेची भेट अथवा मेलेलेला जसा अमृताचा वर्षा पै असाधू कर्मातैसा सच्छब्दू प्रयोगू विरेश हे असो गौरव उसा नामाचाय विरेश अर्जुना सत शब्दाचा प्रयोग म्हणजे विनियोग वाईट कर्माला तसा आहे हे राहू दे या नामाचा मोठेपणाच अस आहे ब्रह्म जाणसी तू वर सांगितलेल्या ब्रम्हनामाच्या विनियोगाचे वर्म लक्षात घेऊन जेव्हा तू या ब्रह्मनामाचा विचार करशील तेव्हा केवळ हे नामच ब्रह्म आहे असे तुला कळेल पा हे पा ओम तत्स ऐसे हे बोलणे ते थणे तसे जेथून का प्रकाशे दृश्य जात हे पहा ज्याच्याकडून हे सर्व दृश्य मात्र प्रकाशले जाते त्या ठिकाणी ओम तत्स हे बोलणे म्हणजे हा नामोच्चार नेते ते त निर्विशिष्ट परब्रह्म चौखट तयाचे हे आतुवट व्यंजक नाम ते ठिकाण तर निर्धर्म व शुद्ध असे परब्रह्म आहे पण ओम तत्स हे त्याचे अंतरंग व त्यास व्यक्त करून दाखवणारे नाम आहे परि आश्रयो आकाश आकाश चिका जैसा या नामा नामी आश्रयो तैसा अभेदू असे आकाश या नावाला आकाश हाच एक जसा आधार आहे कारण ते दोघे एक आहेत त्याप्रमाणे ओम तत्स या नामाला व नामीला म्हणजे ब्रह्माला आश्रय अभेद आहे म्हणजे ओम तत्सत या नावाचा व परब्रम्ह वस्तूचा अभेद आहे उदयला आकाशी रवीची रवी प्रकाशी ते नाम व्यक्ती तैसी ब्रम्ह करी आकाशात उगवलेला सूर्यच जसा सूर्याला प्रकाशतो त्याप्रमाणे ओम तत्सत या नामाचा उच्चार ब्रह्माला प्रकाशित करतो म्हणून हे, हे, हे, हे नाव नव्हे तर केवळ ब्रह्म आहे असे समज एवढ्या करता जे जे कर्म करावे श्लोक सत्ता दिसावा यज्ञे तपसिदाने स्थिती सदोच ते कर्म कर्मच्व तदर्थी यम सदित्येवाज्ञ तप व दान यांच्यातील न्यून जाऊन प्राप्त होणे याला सत म्हणतात त्याच्या करता केलेल्या व म्हणून तद्ुरूप बनलेल्या कर्मलाही सत असे म्हणतात ते आग वादाने तपाधिके गहने किए निफतू कन्युने हो निठातू ती कर्मे यज्ञ असोत दाने असोत अथवा कठीण तपादी असोत व ती पूर्ण होतो तैसी ब्रम्मी अर्पिता केली ब्रम्हची होती परंतु परिसाच्या कसोटीवर जशी चांगले वाईट सोने ही भाषा नाही त्याप्रमाणे या नामाच्या विनियोगाने केलेली कर्मे ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण केली असता ब्रह्मच होतात उनिया पुरी परी नुरे निवडून ज्याप्रमाणे समुद्रात लहान मोठ्या नद्या वेगळेपणाने ओळखता येत नाहीत त्याप्रमाणे नामाच्या विनियोगाने ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण केलेल्या कर्मात न्यून कर्मे व सांग कर्मे असा प्रकार राहत नाही असे समज एवं पार्था तुझ प्रती नामाची हे शक्ती सांगितली उपपत्ती डोळसगा हे डोळस अर्जुन या प्रमाणे तुला सामर्थ्याचा सा विचार सांगितला आणि एकेका हि अक्षर वेगळा वेगळा वीरा विनियोगु नागर बोलिलोरी हे वीरा अर्जुन आणि एका एका अक्षराची वेगवेगळी योजना करून कर्माच्या ठिकाणी कोठे व कशी करायची ती चांगल्या रीतीने मी सांगितली आता ऐसेमना कि सुवर्म राया तुवा आता याप्रमाणे असे चांगले महात्मा असलेले जे ब्रम्हनाम आहे म्हणून मर्मज्ञ राजा अर्जुना तू हे ब्रह्मनाम जाणलेस का तरी येथून याची श्रद्धा उपलब्ध हो सर्वदा जयाचे झाले तुझी श्रद्धा नेहमी ने जी कर्मी हा प्रयोग अनुष्टीचे सद्विनियोगू तेथ अनुष्टीला सांगू वेदूची जाणार ज्या कर्मामध्ये या नामाचा प्रयोग अनुष्ठिला तेथे संपूर्ण वेदच अनुष्ठिला असे समज श्लोक अश्रद्ध्या हुत असुच्यते पाठ नो इह ही श्रीमद भगवद्गीता उपनिष्सु ब्रमविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णाजुन संवादे श्रद्धात्रय विभाग योगो नाम सप्तदशो सप्तदशोध्याय हे पार्थ अश्रद्धेने केलेले हवन दिलेले दान आचरलेले तप व केलेले कर्म जे असेल त्याला असत असे म्हणतात कारण स्मरण पावल्यावर परलोकी हि त्याचे फल नाही व इहलोकी हि नाही ना सांडून हे सोये मोडून श्रद्धेची बाहे दुराग्रहाची त्राये वाढवून अथवा हा नामाचा मार्ग टाकून श्रद्धेचा अश्वमेध कोडी कीजे भरोनी केले रत्नाने भरून पृथ्वीचे दान दिले अथवा एका अंगठ्यावर उभे राहून हजारो वर्षे तपश्चर्या केली जळाशयाचे निवे समुद्र कि जती नवे परी किंबहुन आघवे वृथाची समुद्र जरी नवे बनवले परंतु फार काय सांगावे हे सर्व व्यर्थच आहे खडकावरी वर्षले जैसे भस्मी हवन केले का दिघले चावलीये ज्याप्रमाणे खडकावर पाऊस पडावा अथवा राखेत जसा होम करावा अथवा सावलीला जसे आलिंगन द्यावे ना तरी चडकणा गगनहाणी अर्जुना तैसा समारंभ सुना गेला चीतो। अथ्वा अर्जुना आकाशाला चापटीने मारावे त्याप्रमाणे तो खटाटो व्यर्थ गेला घाणी गाळीले गुंडे तेथ तेल ना पेंडी जोडे तैसे दरिद्र तेवढे ठेलेची आंगी घाण्यामध्ये गोटे गाळले असता ज्याप्रमाणे तेल अथवा पेंट काहीच प्राप्त होत नाही परंतु स्वतःच दारिद्र्य तेवढेच राहते बांधलेली खापरखुंटी नदीच्या अलीकडल्या तीरावर गावात अथवा पलीकडच्या तीरावरील गावात पैसा म्हणून न चालल्या कारणाने ज्याप्रमाणे उपाशी मारते तेसे कर्म जा ते कर्म ज्या ऐहिकी चे भोगणे तेथ परतऋतो कवणे आक्षेपा या नामाच्या शिवाय केलेले सर्व कर्मांनी ऐहिक भोग मिळत नाहीत तेथे परलोकाची कोणी आशा करावी मनोनी ब्रम्ह नाम चांडून की जे जो धांड हे असो सिनु नुसध दृष्टा दृष्टीतो म्हणून ब्रम्हनामावरील श्रद्धा सोडून जी खटपट करावायची ती राहू दे कारण तो इह लोक नुसता क्षीण आहे ऐसे कलुष करी केसरी त्रितापरि श्री नरहरी बोलिले तेने पापरूपी हत्तीचे नाश करणारे सिंह त्रिविध तापरूपी अंधकाराचे सूर्य वीरांमध्ये श्रेष्ठ असे जे श्री नरहरी श्री कृष्ण ते असे बोलले तेथ निजाना बहुवसा माझी अर्जुन हो तो सहसा हरपला चंद्रू जायसा चांदणेने चंद्र जसा चांदण्याने झाकला जातो म्हणजे तद्रूप होतो तसा तो अर्जुन त्या त्यावेळी अतिशय स्वानंदात एकदम तद्रूप म्हणजे तल्लीने झाला अहो संग्रामोहा वाणिया मापे नारा चांची सुनी मासगे मवणिया जीवितेसी अहो धृतराष्ट्र राजा युद्ध हा वाणी बाणांची अग्रे हीच कोणी मापे ती घालून तो जीवितांसह मांसाचे माप घेतो म्हणजे मांसाची मोजणी करतो ऐसिया समई कर्कशे जात स्वानंद राज्य कैसे आजी भाग्यो दयो हानसे आणि केकश वेळेला अर्जुन स्वानंद राज्य कसे भोगीत आहे ते पहा आज अर्जुनाशिवाय दुसऱ्या ठिकाणी असा भाग्योदय नाही हा, संजय म्हणे कौरव राया गुणा संजय म्हणतो हे कौरवांच्या राजा धृतराष्ट्र शत्रूंच्या गुणांना पाहून संतोष होतो आणि हा अर्जुन तर यावेळी आमच्या सुखाचा म्हणजे आम्हाला आत्मसुख देणारा गुरु हि आहे हा न पुसता गोठी तरी देवो का सोडी ते गाठी तरी कैसेनी आम्हा भेटी परमार्थेसी हा अर्जुन जर ही गोष्ट न विचारता तर देवाने आत्मज्ञानाच्या गाठोड्याची गाठ कशी सोडली असती आणि मग परमार्थाचा लाभ कशाने झाला असता हो तो अज्ञानाचा अंधारा वसंतीत जन्म वाहार तो आत्मप्रकाश मंदिरा आतू आणले अज्ञानाच्या अंधारात जन्म मरण रूपी रस्ता आपण काढित होतो तो आपणाला आत्मप्रकाश रूपी मंदिरात आणले एवढा आम्हा तुम्हा थोरू केला येणे उपकारू म्हणून हा व्यास सहोदरू गुरुत्वे होय या।, या अर्जुनाने तुम्हा आम्हावर एवढा मोठा उपकार केला आहे म्हणून गुरुच्या नात्यानेही अर्जुन व्यासांचा भाऊच झाला आहे तेवीची संजयो म्हणे चित्ती हा या नृपती कुपेल म्हणून किती बोलत असे संजय आपल्या मनात म्हणतो हा अतिप्रसंग या धृतराष्ट्राला वरमी लागेल म्हणून आपण किती बोलत आहो बोललो हे फार झाले ऐसी हे बोली सांडिली मग येरीची गोठी आदरिली जे पार्थे पुसिली श्री असे हे अर्जुनाच्या गुणवर्णनाचे भाषण संजयाने पुरे केले आणि मग अर्जुनाने जी गोष्ट श्रीकृष्णनाथाला विचारली होती ती तिसरीच गोष्ट बोलण्यास आरंभ केला बोलणे ऐकि जो ज्ञान देव म्हणे श्रीनिवृत्तीचा संजयाने अर्जुनाचे गुणवर्णन करण्याचे सोडून अर्जुनाने श्रीकृष्णास विचारलेली गोष्ट सांगण्यास जसा आरंभ केला तसे व्याख्यान मीही करीन ते श्रोत्यांनी ऐकावे असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात इतिश्री ज्ञानदेव विरचिता या भावर्थ दीपिकाया सप्तदशोध्याय